स्कंध नववा अध्याय अठ्ठावीसावा सावित्री यमाला प्रश्न विचारते ते ऐकून सावित्री स्तुतीपूर्वक शब्दात यमाला या कर्माचे स्वरूप कोणते त्याचे निमित्त आणि कारण काय देह कोण देहात कोण अभिमानाने राहतो कोण कर्माचा करता मुक्तीप्रत कोणते प्राण कोणता इंद्रियांचे लक्षण काय त्यांच्या देवता कोण तसेच जीव परमात्मा याविषयी मला विस्ताराने सांगा यमधर्म म्हणाला वेदाने सांगितलेले कर्मच मंगल असते इतर कर्मे अशुभ होत कामनाविरित सेवा श्रेष्ठ होय संकल्पाशिवाय कर्म केल्यास कर्माचा नाश होतो तीच भक्ती श्रेष्ठ होय थोडक्यात असे की वेदोक्त कर्म निष्काम मनाने करावे कर्मे ईश्वराला अर्पण केल्यास उत्तम फळ मिळते ब्रह्मभक्त पुरुष मुक्त होतो परम परमतत्वांचा साक्षात्कार झाल्यावर मरण हे विकार उद्भवत नाही। भक्ती दोन प्रकारची आहे ती श्रुतींनी सांगितल्यामुळे सर्व मान्य आहे पैकी एक भक्ती रूप प्राप्त करून देते निर्गुण भक्ती आत्मविषयक असून सगुण भक्ती ब्रह्मविषयक आहे विष्णू भक्त सगुण भक्ती करतात निर्गुण परमात्मा नित्य फल देतो म्हणून त्याला संतुष्ट करावे सृष्टी स्थिती आणि लय हे कर्मरूप देवच करीत असतात परमात्मा ही श्रेष्ठ प्रकृती आहे ती सर्वांचे कारण आहे पण देह नश्वर आहे पृथ्वी जल वायू तेज, आकाश हे सूत्ररूप आहेत कर्म करणाऱ्याच देही म्हणतात तोच भोगता आहे तसेच तो भोगविता आहे सुखदुःखाची प्रतिती म्हणजे भोग होय सदरूप आत्मा असद्रूप माया कार्य यांच्या विवेकाचे कारण म्हणजेच ज्ञान ते विविध स्वरूपाचे आहे विषयांचे विभाग करणारे ते बीज होत विवेक शक्ती म्हणजेच बुद्धी बुद्धी हेच ज्ञानाचे बीज होय वायूचे भेद म्हणजे प्राण जीव प्राण्यांचे बल हे प्राणावर अवलंबून असते इंद्रियात उत्तम असलेले ईश्वरांश कर्माचे प्रेरक अनिवार्य असे तसेच अवर्णनीय असे जे ते मन होय ते अदृश्य आहे नेत्र श्रोत्र घ्राण, त्वक रसना ही पाच ज्ञानेंद्रिय होत ती अंगरूप असून कर्माची प्रेरक आहेत हे ज्ञानपंचक विषयासक्ता असते त्यांचा असत विषयांशी संयोग झाल्यास दुःखदायक असते सूर्य वायू पृथ्वी ब्रह्मदेव ह्या त्यांच्या देवता आहेत प्राण आणि देह धारण करणाऱ्यास जीव म्हणतात ब्रह्म व्यापक श्रेष्ठ प्रकृतीहून निराळे आणि निर्गुण आहे त्यालाच परमात्मा म्हणतात तेज कारणांचे कारण होय हे सावित्री हे सर्व तुला सांगितले आता तू घरी जा सावित्री म्हणाली पतीला सोडून मी कुठे जाऊ तसेच तुझ्यासारख्या ज्ञानसागराला टाकून दुसरीकडे कशी जाऊ पण माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यास तूच समर्थ आहेस हे पित्या कर्मानुसार जीव कोणत्या योनीत जातो कुठले कर्म मुक्तिप्रद आहे स्वर्ग आणि नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो प्राणी योगी अथवा रोगी कशामुळे होतो तो, तो दीर्घायुषी कशाने होतो जीव अल्पायुषी का होतो तो सुखी वा दुःखी कोणत्या कर्मामुळे होतो अंगहीन काणा बहिरा अंध पंगू उन्मत्त का होतो प्राणी विक्षिप्त जोर लुब्धक कसा होतो प्राण्याला चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या कर्मामुळे प्राप्त होतात ब्राह्मणत्व मुनित्व स्वर्गाधिभो वैकुंठ हे सर्व प्राण्याला कोणत्या कर्मामुळे मिळते तसेच गोलोक केव्हा प्राप्त होतो नरक किती आणि कसे आहेत त्यांची नावे कोणती तसेच कोणता नरक मिळतो कोणत्या पापामुळे व्याधी उद्भवतात हे ब्रह्मण याविषयी मला विस्ताराने कथन करा हे सांगण्यास आपणच समर्थ आहात अध्याय अट्ठावी सा समाप्त